हुशार काटकी काट असा आवाज झाला आणि झारावरून एक काटकी तुटून तु तु खाली पडली तुटलेली काटकी मुकाट्यानं पडून राहिली का मुळीच नाही ती सगळीकडे फिरायला निघाली नदीतून वाहत जातना, तरंगत खेरत जायला तिला खूप मजा येत होती मध्येच तिला गाण्याचा आवाज आला तिनं वर पाहिलं तर कोकिळा गात होती गाणं ऐकण्यात काटकी अगदी रंगून गेली तिला कोकिळ्याचं कौतुक करायचं होतं पण तिला बोलता येत नव्हतं पुढे गेल्यावर आपलं खाणं गोळा करत असलेली खारूताई तिला दिसली काटकीला तिला सांगायचं होतं की माझ्याकडे पण दाणे जमवायची छान युक्ती आहे पण ती गप्प बसली एका काटकीवर कोण विश्वास ठेवणार आणखी थोडं पुढे गेल्यावर तिला भेटला एक बेडूक बेडूक मामा कविता लिहीत बसला होता तिलाही त्यांच्या कवितेत दोन चार ओळी लिहून त्याला मदत करायची होती पण ते कसं करणार जवळच्या एका झाडावर तिला एक गुलाबाचं फूल दिसलं तिला फुलाला सांगायचं होतं तू किती सुंदर आहेस पण तिला आपल्या मनातलं फुलाला काही सांगता आलं नाही दुःखी होऊन काटकी धडपडत आपल्या घराकडे निघाली घरी आल्यावर तिला मागे वळून पाहिलं तर काय अरे वा चालता चालता मातीवर एक छान रेश उठली होती काटकी ते पाहून फारच खुश झाली तिनं आणखी थोड़ा रेषा काढल्या आणि त्यांचं चित्र होऊ लागलं जशी जशी ती चित्र काढायला लागली तशी सगळी झाडं फुलं प्राणी पक्षी सगळे तिच्याकडे लक्ष देऊन बघू लागले पण काटकीनं मात्र त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही ती भराभर चित्र काढू लागली जंगलातल्या जमिनीवर एक सुंदर चित्र तयार झालं आजपर्यंत त्या जंगलात असं चित्र कोणीच पाहिलंच नव्हतं मग सगळ्यांनी मिळून काटकीचं खूप कौतुक केलं तिचा उत्साह आणखी वाढवला फुलपाखरं गाऊ लागली झाडं झोके घेऊन काटकीचं कौतुक करू लागली गुलाबसुंदा काटकीकडे पाहून कौतुकानं हसू लागला टप टप टप तेवढ्यात पाऊस पडायला लागला सगळे प्राणी इकडे तिकडे जाऊन लपून बसले आणि थोड्याच वेळात काटकीनं काढलेलं सुंदर चित्र पुसलं गेलं पण काटकीला त्याबद्दल मुळीच वाईट वाटला नाही तिला आता समजलं होतं की तिला वाटेल तेव्हा ती याहूनही अधिक सुंदर चित्र काढू शकेल आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकेल